अध्याय अकरावा भगवंतांची अंगे उपांगे आणि आयुधांचे रहस्य तसेच वेगवेगळ्या सूर्यगणांचे वर्णन शौनक म्हणाला सूत महोदय आपण भागवताचे तत्व जाणणारे आणि अनेक विषय जाणणारे आहात सर्व शास्त्रांच्या सिद्धांतांसंबंधी आम्ही आपल्याला एक प्रश्न विचारू इच्छितो भगवान आपले कल्याण करोत आम्ही क्रियायोगाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त करून घेऊ इच्छितो कारण कौशल्याने आणि योग्य तऱ्हेने त्याचे आचरण केल्यामुळे मनुष्य अमरत्व प्राप्त करून घेतो म्हणून आपण आम्हाला हे सांगा की पांचरात्री इत्यादी तंत्रांचा विधी जाणणारे लोक फक्त श्री लक्ष्मीपती भगवंतांची आराधना करतेवेळी कोणकोणत्या तत्वांनी त्यांचे चरण इत्यादी अंगे गरुडादी उपांगे सुदर्शन इत्यादी आयुधे आणि कौस्तुभ इत्यादी अलंकारांची कल्पना करतात तेव्हा सूत म्हणाले मी श्री गुरुदेवांच्या चरणांना नमस्कार करून ब्रम्हदेव इत्यादी आचार्यांनी वेदांनी तसेच पांचरात्री तंत्र तंत्रग्रंथांनी श्री विष्णूंच्या ज्या विभूतींचे वर्णन केलेले आहे ते सांगतो भगवंतांच्या ज्या चेतन विराट रुपामध्ये हे त्रैलोक्य दिसते ते प्रकृती सूत्रात्मा महतत्व अहंकार आणि पंचतन या नऊ तत्वांनी निर्माण केलेले आहे हे भगवंतांचेच पुरुषरूप आहे पृथ्वी याचे चरण स्वर्गमस्तक अंतरिक्ष नाभी सूर्य नेत्र, वायू नासिका आणि दिशा कान आहेत प्रजापती लिंग मृत्यू गुदस्थान लोकपाल बाहू चंद्र मन आणि यम भुवया आहेत लज्जावरचा ओठ लोभ खालचा ओठ चांदणे दात भ्रम हास्य झाडे रोम आणि ढग हेच विराट पुरुषाच्या डोक्यावर उगवलेले केस आहेत ज्याप्रमाणे हा व्यष्टी पुरुष सातविती एवढा आहे त्याप्रमाणे तो समष्टी पुरुष सुद्धा या लोकांसह हो, त्याच्या सात एवढाच आहे भगवान कौस्तुभमण्याच्या रूपाने आत्मज्योतीलाच धारण करतात आणि त्याच्या परिसर व्यापून टाकणाऱ्या प्रभेला सुद्धा वक्षस्थळावर श्रीवत्स रुपाने धारण करतात सत्व रज इत्यादी गुणांच्या मायेला ते वनमालेच्या रूपाने, छंदाला पितांबराच्या रूपाने तसेच अ उ म या तीन मात्रांच्या प्रणवाला यज्ञोपविताच्या रूपाने धारण करतात भगवान सांख्य आणि योगरूप मकराकृती कुंडले तसेच सर्व लोकांना अभय देणाऱ्या ब्रह्म लोकालाच मुकुटाच्या रूपाने धारण करतात मूळ प्रकृती हीच त्यांची शेषशय्य आहे तिच्यावर ते नेहमी विराजमान असतात आणि धर्म ज्ञानादी युक्त असा सत्वगुण हे त्यांचे पद्मासन आहे त्यांनी मन इंद्रिये आणि शरीरासंबंधी शक्तींनी युक्त अशी प्राणतत्व रूप कौमोदकी गदा जलतूप पांचजन्य शंख आणि तेजसत्व रूप सुदर्शन चक्र धारण केलेले आहे आकाशासारखे निर्मल आकाशस्वरूप खडग तमोमय अज्ञानरूपी ढाल काल रुप शारंग धनुष्य आणि कर्म हाच बाणांचा भाता धारण केलेला आहे इंद्रियांनाच भगवंतांच्या धनुष्याचे बाण म्हटलेले आहे युक्त मन म्हणजेच रथ होय तन्मात्रा या रथाचे बाहेरचे भाग आहेत आणि अभय इत्यादी मुद्रांद्वारा त्यांचे वरदान अभय इत्यादी रुपाने त्यांची क्रियाशीलता प्रकट होते सूर्यमंडळ किंवा अग्निमंडळ हेच भगवंतांच्या पूजेचे स्थान होय अंतकरणाची शुद्धी म्हणजेच मंत्रदिक्षा आहे आणि आपली सर्व पापे नाहीशी करणे हीच भगवंतांची पूजा आहे समग्र ऐश्वर्य धर्म यश लक्ष्मी ज्ञान आणि वैराग्य हे सहा रूप लीला कमल भगवंत आपल्या हातात धारण करतात धर्म आणि यशाला अनुक्रमे चौऱ्या आणि पंखांच्या रुपाने तसेच निर्भय धाम वैकुंठाला छत्र रुपाने त्यांनी धारण केलेली आहे तीन वेदांचेच नाव गरुड आहे तेच अंतर्यामी परमात्म्याचे वहन करतात आत्मस्वरूप भगवंतांपासून कधीही विभक्त न होणाऱ्या त्यांच्या आत्मशक्तीचेच नाव लक्ष्मी आहे भगवंतांच्या पार्शदाचे नायक विश्वक्सेन विश्वक पांचरात्री इत्यादी आगमरूप आहेत भगवंतांचे स्वाभाविक गुण असणाऱ्या अणिमा महिमा इत्यादी अष्टमहासिद्धींनाच नंद सुनंद इत्यादी आठ द्वारपाल म्हणतात शौनका स्वतः भगवानच वासुदेव संकर्षण प्रद्युम्न आणि अनिरुद्ध या चार मूर्तींच्या रूपात आहेत त्यांनाच चतुर्व्यूह म्हटले आहे ते जागृती अवस्थेचे अभिमानी विश्व होऊन बाह्य विषयांना ग्रहण करतात स्वप्नावस्थेचे अभिमानी तेजस होऊन मनाने अनेक विषय ग्रहण करतात ते सुषुप्ती अवस्थेचे अभिमानी असे प्राण्य होऊन विषय आणि मनाच्या संस्कारांनी युक्त अशा अज्ञानाने झाकले जातात आणि तेच सर्वांच्या साक्षी अशा तुरीय अवस्थेत राहून सर्व ज्ञानांचे अधिष्ठान या स्वरुपात राहतात अशा प्रकारे अंगे उपांगे आयुधे आणि अलंकारांनी युक्त तसेच वासुदेव संकर्षण प्रद्युम्न आणि अनिरुद्ध या चार मूर्तींच्या रूपामध्ये प्रगट होऊन सर्व शक्तिमान भगवान श्रीहरीच अनुक्रमे विश्व तैजस प्राज्ञ आणि तुरीय रूपाने प्रकाशित होतात ते सर्वस्वरूप भगवान वेदांचे मूल कारण आहेत ते स्वयंप्रकाश आणि आपल्या महिम्याने परिपूर्ण असे आहेत ते आपल्या मायेने ब्रह्मदेव इत्यादी नावांनी आणि रूपांनी या विश्वाची सृष्टी स्थिती आणि संहार करतात परंतु त्यामुळे त्यांचे ज्ञान कधीही झाकले जात नाही शास्त्रांमध्ये ते वेगवेगळे असल्याचे वर्णन केले आहे हे खरे परंतु ते आपल्या भक्तांना आत्मस्वरूपाने प्राप्त होतात हे सच्चितानंद स्वरूप श्रीकृष्णा आपण अर्जुनाचे मित्र आहात हे यदुवंशी शिरोमणी आपण अवतार देऊन पृथ्वीचा द्रोह करणाऱ्या राजे लोकांना भस्म करून टाकलेत आपले सामर्थ्य कधीही नाहीसे होत नाही गोप गोपींचा समूह आणि नारद इत्यादी भक्त नेहमी आपल्या पवित्र यशाचे गायन करीत असतात हे गोविंदा आपले नाम गुण आणि लिला इत्यादींचे श्रवण करण्याने जीवाचे कल्याण होते आम्ही सर्वजण आपले सेवक आहोत आपण आमचे रक्षण करावे जो मनुष्य या वर्णनाच्या भगवंतांच्या ठिकाणी चित्त एकरूप करून पवित्र होऊन प्रातकाळी पाठ करील त्याला सर्वांच्या हृदयात राहणाऱ्या स्वरूप परमात्म्याचे ज्ञान होईल शवनक म्हणाला ब्रह्मर्षी श्री शुकांनी कथा ऐकणाऱ्या परीक्षिताला सांगितले होते की ऋषी गंधर्व नाग अप्सरा यक्ष राक्षस आणि देवता यांचा मिळून एक सौरगण तयार होतो आणि हे सातही जण दर महिन्याला बदलत राहतात हे बारा गण आपले स्वामी असणाऱ्या बारा आदित्यांबरोबर राहून काय काम करतात आणि त्यांच्या अंतर्गत असणाऱ्या व्यक्तींची नावे काय आहेत सूर्याच्या रूपामध्ये सुद्धा स्वतः भगवंतच आहेत म्हणून त्यांचे विभागही आम्ही मोठ्या श्रद्धेने ऐकू इच्छितो तरी ते आपण आम्हाला सांगावे सूत म्हणाल सर्व प्राण्यांचे आत्मा असणाऱ्या विष्णूंच्या अनादि अविद्येमुळे लोकांना व्यवहार करण्यास प्रवृत्त कराव म्हणून सूर्यमंडळाची निर्मिती झालेली आहे तेच लोकांमध्ये भ्रमण करीत असते सर्व लोकांचा आत्मा आदिकर्ता करता एकमेव श्रीहरीश सूर्य आहे सर्व वैदिक क्रियांचे मूळ असणाऱ्या त्याचे ऋषींनी अनेक रुपात वर्णन केलेले आहे शौनका एक भगवान भगवानच मायेमुळे काल देश क्रिया करता साधन कर्म वेदमंत्र द्रव्य आणि फळ या नऊ प्रकारांनी सांगितले जातात काळरूप धारण केलेले भगवान सूर्य लोकांचे व्यवहार नीट चालण्यासाठी चैत्र इत्यादी बारा महिन्यांमध्ये आपल्या निरनिराळ्या बारा गणांसह फिरत असतात शौनका धाता नावाचा सूर्य कृतस्थली अप्सरा हेती राक्षस वासुकी सर्प रथकृत यक्ष पुलत्सऋषी आणि तुंबुरू गंधर्व हे चैत्र महिन्यामध्ये आपापली कार्य पार पाडतात अर्यमा नावाचं सूर्य पुलहऋषी अथवजा यक्ष राक्षस, पुंजिकास्थली अप्सरा नारद गंधर्व आणि कच्छनीर कच्छ वैशाख महिन्यातील कार्यवाहक होत मित्र सूर्य अत्री ऋषी पौरुषेय राक्षस तक्षक साप मेनका अप्सरा हा हा गंधर्व आणि रथस्वन यक्ष हे ज्येष्ठ महिन्यातील कार्य करणारे आहेत आषाढामध्ये वरुण नावाच्या सूर्यासह वशिष्ठ ऋषी रंभा अप्सरा सहजन्य यक्ष हुहू गंधर्व शुक्र नाग आणि चित्रस्वन राक्षस आपापली कामे करतात श्रावणात इंद्र नावाचा सूर्य विश्वावसू गंधर्व श्रोता यक्ष एलापत्र नाग अंगिरा ऋषी प्रमलोचा अप्सरा तसेच वर्य नावाचा राक्षस आपापली कार्य करतात भाद्रपदात विभस्वान नावाचा सूर्य उग्रसेन गंधर्व व्याघ्र राक्षस आसारण यक्ष भृगुषी अनुम लोचा अप्सरा आणि शंखपाल नाग हे कार्य करतात माघ महिन्यामध्ये पुषा नावाचा सूर्य धनंजय नाग वात राक्षस सुषेण गंधर्व सुरुची यक्ष धृताची अप्सरा आणि गौतम ऋषी हे असतात फाल्गून महिन्यात पर्जन्य नावाचा सूर्य क्रतु यक्ष वरच्या राक्षस भरद्वाज ऋषी सेनजीत अप्सरा गंधर्व आणि ऐरावत साफ हे असतात मार्गशीर्ष महिन्यात सूर्य अंशू कश्यप ऋषी तारक्ष यक्ष कृतसेन गंधर्व उर्वशी अप्सरा विद्युत छत, शत्रुराक्षस आणि महाशंख नाग हे असतात पौष महिन्यामध्ये भग नावाच्या सूर्यासह स्फूर्ज राक्षस अरिष्टनेमी गंधर्व उर्ण यक्ष आयुषी पूर्वचित्ती अप्सरा आणि करकोटक नाग हे असतात अश्विनात पृष्ठा सूर्य दमदग्नी ऋषी कंबल नाग तिलोत्तमा अप्सरा ब्रह्मापेत राक्षस शतजित यक्ष आणि धृतराष्ट्र गंधर्व हे कार्य करतात कार्तिक महिन्यामध्ये विष्णू नावाच्या सूर्याबरोबर अश्वतर नाग रंभा अप्सरा सूर्यवरचा गंधर्व सत्यजित यक्ष विश्वामित्र ऋषी आणि मखोपेत राक्षस आपापली कार्य पार पाडतात ही सगळी रूपे म्हणजे सूर्यरूप भगवान विष्णूंच्या विभूती आहेत जे लोक यांचे दररोज सकाळी आणि सायंकाळी स्मरण करतात त्यांची सर्व नष्ट होतात हे सूर्यदेव आपल्या सहा गणांसह ही महिने सगळीकडे विहार करतात आणि इहलोक परलोकामध्ये विवेक बुद्धीचा विस्तार करतात भगवंतांच्या गणांपैकी ऋषी ऋग्वेद यजुर्वेद आणि सामवेदातील सूर्यासंबंधी मंत्रांनी त्यांची स्तुती करतात गंधर्व त्यांच्या सुयशाचे गायन करतात आणि अप्सरा नृत्य करीत करीत पुढे चालतात नाग दोरखंडाप्रमाणे त्यांच्या रथाला बांधलेले असतात यक्ष रथ तयार करतात आणि बलदंड राक्षस तो रथ पाठीमागून ढकलता याशिवाय वालखिल् नावाचे साठ हजार निर्मळ स्वभावाचे ब्रम्हर्षी सूर्याकडे तोंड करून त्यांच्या पुढे पुढे स्तुतीपाठ गात चालतात अशा प्रकारे अनादी अनंत अजन्मा भगवान श्रीहरी हेच प्रत्येक कल्पामध्ये आपल्या स्वरूपाचा विभाग करून लोकांचे पालन करीत असतात अध्याय अकरावा समाप्त